पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र दुसरे कथा पाचवी एका गावात सोमीलक नावाचा एक कोष्टी राहत होता तो आपल्या मागावर नेहमी राजे लोकांनाच योग्य असे कदम आणि नक्षीदार कापड काढली इतके उत्कृष्ट कापड तयार करूनही त्याला कसे बसे फक्त कुटुंब पोषण इतकेच पैसे मिळत त्याच गावातील इतर जाडे भरडे कापडविडणारे गोष्टी चांगले गबर झाले होते त्यांची ही स्थिती पाहिल्यावर सोमिलक एक दिवस आपल्या बायकोला म्हणाला हे हे जाडे भरडे कापडविडणारे गोष्टी पैसे मिळवून गबर झाले आहेत तिथे माझ्या मालाची किंमत करणारे लोकच नाही कुठेतरी परगावी जाऊन माझ्या माल विकून मला पैसे मिळवले पाहिजेत त्याच्या बायकोला हे म्हणणे पटले नाही ती म्हणाली परदेशी आपल्या मालाची किंमत होईल ही आशा खोटी आहे जे ज्याच्या नशीबी असते तेच त्याला मिळते नाहीतर हातात पडून सुद्धा संपत्तीचा कोळसा होतो हजार गायी सुद्धा आपली आई कोणती हे ज्याप्रमाणे वाचलू बरोबर ओळखते त्याचप्रमाणे आपले, आपले कर्म नेमके आपल्याकडेच येते प्राथन कोणाला सुटले आहे छाया आणि ऊन जसे एकमेकांचून राहत नाहीत तसे कर्ता आणि कर्म यांची थोडी अभेद्य आहे तुम्हाला इथेच राहून काय मिळायचं ते मिळेल अपने पत्नी से ना तो मनाला प्रयत्शिरी टाई वाप्री हो पैसा बिचारे अपन प्रयत्न करू नहीं जर यश आई तो दोष आपका नहीं जोपी गे सिंह अपोआप शिल काम उद्योग ने को्य तड़ीसा भित्रे लोकच जे व्हायचे असेल ते होणारच असे म्हणत आळसात दिवस घालवतात आपले मनोरथ तडीच जाण्याकरिता प्रयत्नच आवश्यक आहे आप शक्ती प्रमाणे माणसाने काम करीत राहावे म्हणजे यश दूर नाही तेव्हा आम्ही परगावी जाऊन येतोच असा निश्चय करून तो वर्धमान नावाच्या शहरात गेला तीन वर्षे त्याने तेथे उद्योगधंदा करून तीनशे होन शिल्लक टाकले आणि तो आपल्या गावी परत येण्यास निघाला अर्धी वाट चालून झाली तो सायंकाळ झाली त्यावेळी तो एका अरण्याच्या तोंडाशी येऊन पोचला होता खाली मुक्काम करावा तर अरण्यात वाघसिंहाची भीती म्हणून तो एका मोठ्या वडाच्या झाडावर चढला आणि अंग आखडून कसा झोपी गेला तो अर्धवट झोपेत असताना त्याला दोन पुरुषांच्या भयानक आकृती दिसल्या व त्यांचे एकमेकात सुरू झालेले बोलणे त्याला ऐकू येऊ लागले त्या दोघांपैकी एक दुसऱ्याला म्हणाला काय रे करत्या या स्वामीच्या नशिबी फक्त पोट भरण्यापुरते द्रव्य असताना तू त्याला तीनशे होन शिल्लक राहतील इतके द्रव्य का दिलेस तू नीट समजून काम करीत नाही माझे काम त्याच्यापुरते काम तुझे त्यात मी कसा हात घालू तुला काय हवे ते तू कर सोमी झोपेतून जागा झाल्यावर आपल्या जवळचे होनांनी भरलेले बोचके चाचपून पाहू लागला तो त्याला रिकामीचा आढळले तेव्हा तो अतिशय दुःख अंतक करणारे करू लागला आपण सट्टा करतील व जीव दपोसा करून सोडतील तेव्हा आपण परत फिरावे आणि पुन्हा एकदा प्रयत्न करून पैसे साठवावे व मगच परत गावी, गावी जावे याप्रमाणे विचार करून तो परत फिरला आणि एकाच वर्षात त्याने पाचशे होऊन शिल्लक टाकले आणि तो पुन्हा आपल्या गावी येण्यास निघाला रात्रीच्या वेळी तो अर्ध्या वाटेवर येऊन पोहोचला परंतु मागील वर्षाची आठवण ताजी असल्यामुळे तो झाडावर न झोपता त्याला दोन पुरुष आपापसात आप बोलताना आढळले एक दुसऱ्याला म्हणत होता हे करत्या तू याला पाचशे होऊन का मिळवून दिलेस तुला माहीत नाही का ती याच्या नशीबी फक्त कुटुंब पोषणा इतके द्रव्य आहे दुसरा पुरुष म्हणाला हे कर्मा उद्योग करणाऱ्याला मी अवश्य द्रव्य मिळवून देणार त्याचा उपभोग घेऊ देणे अगर न देणे तुझे काम आहे त्या ऐकल्यावर सोमी लकाने सोडून पाहिले तर त्यातले होते ते पाहून त्याची मनस्थिती अत्यंत उद्विग्न झाली आणि झाडावर टांगून घेऊन आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या मनात आला त्याप्रमाणे त्याने गर्भाची एक दोरी तयार केली व ते एक टोक आपल्या गळ्याला बांधले आणि दुसरे टोक झाडाला बांधले आणि तो, तो उडी मारणार तोच त्याला आवाज ऐकू आला सोमिलका असा विचार करू नको तुझ्या द्रव्याचे मी खरण केले आहे तुझ्या दैवात कुटुंब पोषणापेक्षा जास्त द्रव्य नाही तेव्हा तू आता घरी जावे हे सांगले तरी पण तुझ्या या साहसामुळेशन तुला झाले आहे ते फुकट जाणार नाही मी तुला एक वर देतो तुला पाहिजे ते माग सोमिलकाने आपल्याला विपुल धन मिळावे असाच वर मागितल्यावर तो पुरुष म्हणाला बाबा रे ज्याचा उपभोग तुला देता येणार नाही त्या धनाचा तुला काय उपयोग कारण तुझ्या नशिबात कुटुंब पोषणापेक्षा जास्त द्रव्य नाही शिवाय संपत्ती ही कुलवधू प्रमाणे आहे तिचा उपभोग एकालाच घेता येतो सामान्य वेशेप्रमाणे ती सर्वांना आनंद देत नाही तेव्हा उपभोग घेण्याचे ते तुझ्या नशिबात नसताना त्या लक्ष्मीचा तुला काय उपयोग सोमीरक उत्तरला जरी संपत्तीचा मला उपभोग घेता येणार नसला तरी ती मला मिळू दे कारण मनुष्य कंजूष असला अकुलीन असला आणि सज्जन लोक त्याच्यापासून दूर राहत असले तरी त्याच्याजवळ संपत्ती असेल तर लोक त्याची सेवा करतात थुलथुरीत आणि आता पडतात की मग पडतात असे वाटणारे बैलाचे वृषण पाहून एक कोल्हा त्याच्या मागे पंधरा वर्षे नाही का हिंडला तो पुरुष म्हणाला हे कसे सोमीनक म्हणाला ऐषत